अध्याय अकरावा गोकुळातून वृंदावनात जाणे आणि वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार श्री शुक म्हणतात परीक्षिता वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला तो ऐकून नंदा गोप वीजच पडली की काय असे वाटून तिथे आले ती, ती गेल्यावर त्या लोकांना दोन्ही अर्जून वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले वृक्ष उन्मळून पडण्याचे कारण जरी कळण्यासारखे होते तरी ते स्पष्ट न कळल्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली तिथे त्यांच्या समोरच दोन्हीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत होता एक कुणाचं काम ही का आहे ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली असा विचार करून ते भयभीत झाले तिथं असलेली मुलं म्हणाली अहो याचेच हे काम आहे हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता उखळ तिरपे झाल्यावर जोराने ओढले आणि झाड उन्मळून पडली त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुष सुद्धा आम्ही पाहिलेत परंतु गोपाने मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ते म्हणू लागले एवढा लहानसा मुलगा इतकी मोठी झाडं पाडील हे कधीच शक्य नाही श्रीकृष्णाच्या अगोदरच्या लिलांची आठवण येऊन कुणाकुणाला ही शक्यताही वाटू लागली नंदानी पाहिलं की त्यांच्या दोरीनं बांधलेला मुलगा उखड ओढीत घेऊन चाललेला आहे ते हसू लागले आणि त्यांनी लागलीच त्याला सोडवलं कधी कधी गोपींनी लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत कधी भावडेपणाने गाऊ लागत जणू ते त्यांच्या हातातील कठपुतली झालेले होते कधी त्यांच्या आज्ञेवरून पाठ आणित तर कधी तराजू आणीत कधी पादत्राणे आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंदित करण्यासाठी दंड थोपटीत भगवान अशा प्रकारे आपल्या बाल लिनांनी आनंदित करीत आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत त्यांना असं दाखवीत की आपण आपल्या सेवकांच्या आधी नसतो एके दिवशी एक फळं बाई फळं घ्या फळं म्हणत आली हे ऐकताच सर्व फळ देणारा अच्छुत फळं खरेदी करण्याकरिता उंजळीत धान्य घेऊन गेला त्याच्या उंजळीतून धान्य वाटेतच सांडले पण फळं विकणाऱ्या बाईनं मात्र त्यांचे दोन्ही हात फळांनी भरून टाकले इकडे भगवंतांनी सुद्धा तिची फळाची टोपली रत्नाने भरून टाकली एके दिवशी यमला अर्जुन वृक्ष पाडणारा श्रीकृष्ण आणि बलराम मुलांसह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळातच दंग झाले तेव्हा रोहिणी देवीने त्यांना हाका मारल्या परंतु खेळात रमल्यामुळं रोहिणीच्या बोलावण्यानं ते आले नाहीत तेव्हा रोहिणीनं मुलां मुलांचे लाड करणाऱ्या यशोदेला पाठवले श्रीकृष्णा आणि बलराम मुलांबरोबर पुष्कळ वेळ खेळत होते यशोदेनं जाऊन त्यानं मोठ्यानं हाका मारल्या त्यावेळी पुत्राबद्दलच्या स्नेहामुळं तिच्या सनातून दूध झिरपत होत एडक्या कृष्णा कमल बाळा ये दूध पी खेळून खेळून दमला आता खेळ पुरे कर भुकेने तू कासावीच झाला असेल बाळरामा कुलनंदना ये लहान भावाला घेऊन ये लगेच ये पहा पुत्रा आज तू अगदी सकाळीच नेहरी केली होतीस आता तू जेवायला चल बलरामा बाबा भोजनासाठी पाटावर बसले आहेत ते तुमची वाट पाहत आहेत या ना आणि आम्हाला आनंद द्या मुला आता तुम्हीही आपापल्या घरी जा मुलानं पहा तर खरं अंग कसे धुळीने माखलं येते लवकर स्नान करा आज तुमचं जन्म नक्षत्र आहे आंघोळ करून ब्राह्मणानं गोदान करा पहा पहा तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी न्हाहू माखू घालून कसं सुंदर सुंदर दागिने घातले येते आता तुम्ही सुद्धा न्हाऊन छान छान कपडे घालून खाऊन पिऊन मग खेळायला जा परीक्षिता चरा, चरा, चरा शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ते आपला पुत्र समजत होती तिने एका हाताने बलरामाला आणि दुसऱ्या हाताने श्रीकृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या वाड्यात घेऊन आली नंतर तिनं मुलांना नाहू घालून त्यांचे औक्षण केले नंदादिवृद्ध गोपांनी महावनामध्ये मोठमोठी संकट येऊ लागलेली आहेत असं पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केलं पाहिजे याविषयी विचारविनिमय सुरू केला त्यापैकी उपनंद नावाचा वयाने आणि ज्ञानाने मोठा एक गोप होता आणि तो देश काल आणि परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून रामकृष्णांचे कल्याण इच्छणारा होता तो म्हणाला सध्या इथं मोठमोठी संकट येऊ लागलेली आहेत ती मुख्यत लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचं कल्याण इच्छिणाऱ्या आपण इथून दुसरीकडे गेलं पाहिजे पहा मुलांना मारणाऱ्या राक्षसीच्या तडाक्यातून हा मुलगा कसाबसा वाचला त्यानंतर भगवंतांच्या कृपेन याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही वादळ रुपी दैत्यानं याला आकाशात मिळून घोर संकटातच टाकलं होतं तिथून पुन्हा हा दगडावर आपटला तेव्हा सुद्धा देवाने यालाच वाचवलं यमुना अर्जुनांच्या मध्ये येऊन सुद्धा हा किंवा दुसरं मूल मेलं नाही हे सुद्धा भगवंतांनीच आमचं रक्षण केल्यामुळं म्हणून जोपर्यंत एखादं फार मोठ अनिष्टकारक संकट या नष्ट करीत नाही तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार इथून दुसरीकडे निघून जाऊयात वृंदावन नावाचं एक नवोवन आहे तिथे पर्वत पवित्र पर्वत गवत आणि वनस्पती आहेत ते आमच्या जनावरांसाठी हितकारक आहे गोप गोपी आणि गायीसाठी ते योग्य स्थान आहे जर हे महिना तुम्हाला पटत असेल तर आजच आपण तिकडे जावयाला निघूयात उशीर करू नका छकडे जोडा आणि आमची गुरुवास्रे पुढे जाऊ देत उपनंदांचं म्हणणे ऐकून सर्व गोप एकमतानं छान छान असं म्हणाले त्यांनी आपल्या गायींचे कळप एकत्रित केले आणि छकड्यावर सर्व सामग्री ठवून ते वृंदावनाकड़ निघाले परीक्षिता गवड्यांनी वृद्ध मुलं स्त्रिया यांना आणि सर्व सामान छकड्यावर ठवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यभाण घेऊन अत्यंत सावधानपणाने पड़ान चालू लागले गाई वस्त्रांना त्यांनी पुढं घातलं आणि त्यांच्यापाठोपाठ रणशिंग आणि तुतऱ्या जोर जोरानं वाजवीत पुरोहितांसह ते चालले होते वक्षस्थळांवर ताजी केशराची उटी लावून सुंदर वस्त्र परिधान करून गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून रथांवर बसलेल्या गोपी आनंदानं श्रीकृष्णांच्या लिला चालल्या होत्या तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका चकड्यात बसल्या होत्या त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात गुंग होत्या सर्व काळ आनंद देणाऱ्या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्ध चंद्राकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या परीक्षिता वृंदावन गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचं विशाल वाळवंट गड्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमीजवळच वासरानं चालीन ते कधी बासरी बाजवी ते कधी गोपणीनं दगड फेकेल काही वेळाला आपल्या पायातील घुंगरांच्या नादावर नाचत ते कधी गाय बैलांचे सोंग घेऊन खेळत कधी वळू बनून हंबरत आपापसात आप लढत तर कधी पशु आवाज काढून सामान्य मुलांसारखी खेळत एकदा कृष्णा आणि बलराम आपल्या मित्रांबरोबर यमुना तटावर वासर चालित असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आलं श्री कृष्णाने पाहिलं की हा खोट्या वासराचं रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरलेला आहे त्यांनी बलरामाला दाखवलं आणि हळूहळू ते त्याच्यावर भाळल्यासारखे दाखवून त्याच्याजवळ पोहोचले श्रीकृष्णाने शेपटासह त्याचे पाठीमागचे दोन पाय पकडून त्याला आकाशात फिरवले आणि मेल्यानंतर कवठाच्या झाडावर आपटले त्याचं जे रुंद दैत्य शरीर कवठाची कित्येक फळं पाड स्वत खाली पडले हे पाहून मुलांचे आश्चर्याला पारावरच राहिला नाही वा वा करून ते कन्हई अशी प्रशंसा करू लागले देव सुद्धा आनंदानं पुष्पवर्षाव करू लागले जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहेत तेच आता गुराखी बनले ते पहाटेच उठून निहारीचे पदार्थ घेऊन वासराना चारीत वनात फिरत असत एके दिवशी गवळ्यांची मुलं आपापल्या वासरांचे कळप घेऊन त्यानं पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले त्यांनी अगोदर वासराने पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः पाणी प्यायले त्या मुलानी तिथे एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला तो जणू काही वज्रानं तुटून पडलेला पर्वताचा तुकडाच वाटत होता तो बक नावाचा एक मोठा आसूर होता त्यानं बगळ्याचं रूप धारण केलेलं होतं त्याची चोच अत्यंत तीक्ष्ण होती आणि तो अतिशय बलवान होता त्यानं एकदम झेप घेऊन श्रीकृष्णानं गळून टाकलं जेव्हा बलराम वगैरे मुलांनी बगड्याने श्रीकृष्णाला दिवून टाकलेले पाहिले तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होती तशीच त्यांची अवस्था झाली पिता मह ब्रम्हदेवाचा सुद्धा पिता असलेला तो गोपाल बालक जेव्हा बगड्याच्या टाळूखाली पोहोचला तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला म्हणून त्या दैत्यानं श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकले आणि नंतर अतिशय क्रोधानं आपल्या कठोर चोचीनं त्यांना मारण्यासाठी तो त्यांच्यावर तुटून पडला कंसाचा मित्र बकासून भक्त बस श्रीकृष्णांवर झडप घालणार इतक्यात त्यांनी दोन्हीही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसे त्याला फाडलं यामुळे देवांना आनंद झाला तेव्हा सर्व देव श्रीकृष्णांवर नंदनवनातील मोगरा इत्यादी फुलांचा वर्षाव करू लागले तसेच नगारे शंख इत्यादी वाजवून आणि स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले हे पाहून गवळ्याची मुलं आश्चर्यचकितच झाली श्रीकृष्ण बगळाच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम वगैरे आनंद झाला म्हणून प्राणाचा संचार झाल्याने इंद्रिया चैतन्य यावे त्यांनी श्रीकृष्णांना मिठा मारल्या नंतर आपापली वासरं वळवून सर्वजण ब्रजामध्ये परत आले आणि तिथे त्याने घरच्या लोकांना सर्व घटना सांगितली हे ऐकून गोपगोपी आश्चर्यचकित झाले या जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला असं वाटून अतिशय उत्सुकता प्रेम आणि आदरानं ते श्रीकृष्णांना अतृप्त नेत्रानी निरखून पाहू लागले ते आपापसात आप म्हणू लागले पहा या बालकाला किती वेळेला मृत्यूमुखात जावं लागलं परंतु ज्यांनी याचं अनिष्ट करण्याचं इच्छेलं त्यांचेच अनिष्ट झाले कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसऱ्यांचं वाईट केलं होतं एवढं सगळं होऊ नये ते भयंकर आसूर्याचं काहीच वाकडं करू शकलेले नाही याला मारण्याच्या उद्देशानं येतात परंतु ज्योतीवर झळप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वतच नष्ट होतात ब्रम्हबित्त्या महात्म्यांची वचनं खोटी होत नाहीत हेच पाहना महात्म्या गर्गाचार्यांनी जे सांगितलं होतं ते सर्व तंतोतंत खरं ठरलं अशा प्रकारे नंद इत्यादी गोपगण मोठ्या आनंदानं रामकृष्णांसंबंधी गोष्टी करीत ते त्यात इतके तन्मय होऊन जात की त्यांना संसारातील दुखांचा विसरच पडे अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम गवळ्यांच्या मुलांबरोबर कधी लफंडाव खेळत कधी पूल बांधित तर कधी वानरांप्रमाणे उड्या मारीत अशा प्रकारे बालोचित खेळ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यथित केली अध्याय अकरावा समाप्त